पुस्तक मंगल प्रभात लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण आठवे अस्पृश्यता निवारण नऊ नऊ एकोणीशे तीस मंगलप्रभात हे व्रतही अस्वाद व्रताप्रमाणे नवीन आहे आणि काहीसे विचित्रही वाटेल विचित्र आहे त्याहून आवश्यक अधिक आहे अस्पृश्यता म्हणजे शिवाशिव आणि अखा भक्ताने म्हटले आहे ते योग्यच की आबड छेट अद अगम शिवाशिव लुल्या अवयवाप्रमाणे आहे ही धर्माच्या नावाखाली किंवा धर्माचे सोंग आणून धर्मामध्येच जेथे तेथे विघ्न आणीत असते व धर्माला कलुषित करते आत्मा जर एकच आहे ईश्वर एकच आहे तर मग अस्पृश्य कोणीच नाही ज्याप्रमाणे ध्ये भंग्यांना अस्पृश्य लेखण्यात येते पण ते अस्पृश्य नाहीत त्याप्रमाणेच मृतदेहसुद्धा अस्पृश्य नाही तो मान व करुणा पात्र आहे मृतदेहाचा स्पर्श झाल्यानंतर किंवा अंगाला तेल लावल्यानंतर किंवा हजमत केल्यानंतर किंवा करविल्यानंतर आपण स्नान करतो ते केवळ आरोग्याच्या दृष्टीने मृतदेहाचा स्पर्श झाल्यास किंवा तेल लावल्यास किंवा लावून घेतल्यावर कोणी स्नान करीत नसेल तर त्याला वाटल्यास घाणेडा म्हणा परंतु तो पापी किंवा पातकी नव्हे एरवी आईलासुद्धा मुलाचे हगमूद काढल्यानंतर ती स्नान करीपर्यंत किंवा हातपाय धुईपर्यंत अस्पृश्य मांडली तर काही वावगे नाही पण मूल खेळता तिला शिवले तर त्याला नाही होणार विटा की नाही त्याला आत्माही मलीन पण ज्यांना आपण हलकेपणाच्या अर्थाने भंगी धेड चांबार इत्यादी नावाने संबोधतो त्यांना तर जन्मताच अस्पृश्य लेखण्यात येते मग ते शेकडो साबण खर्च करून वर्षोनुवर्ष अंग चोळ काढिनात वैष्णवांसारखा पोशाका का करीतनं गळ्यात तुळशीची माळ का घालीतनं रोज गीतापाठ का करीतनं आणि धंदा कारकुडाचा का करीतनं ते अस्पृश्य ते अस्पृश्यच अशा तर्हे जो धर्म समजला जातो किंवा धर्म म्हणून आचरला जातो तो धर्म नव्हे तर अधर्मच आहे व नाशाला लायक आहे अस्पृश्यता निवारणाला व्रताचे स्वरूप देण्यात आपण असे मानतो की अस्पृश्यता हे हिंदू धर्माचे अंगण आहे एवढेच नव्हे ही हिंदू धर्मात शिरलेली घाण आहे हा भ्रम आहे पाप आहे व तिचे निवारण करणे प्रत्येक हिंदूचा धर्म आहे त्याचे ते परम कर्तव्य आहे म्हणून जो ते पाप आहे असे मानतो त्याने त्याबद्दल प्रायचित्त करावे आणि समजूतदार हिंदूंनी काही नाहीतरी प्रायचित्य म्हणून धर्मकार्य समजून अस्पृश्य मांडल्या जाणाऱ्या प्रत्येक बंधू भगिनीशी आपलेपणा जोडावा त्यांना मनोभावाने सेवाभावाने स्पर्श करावा त्या स्पर्शाने आपण पुणीत झालो असे मानावे अस्पृश्याच्या अडचणीचे निवारण करावे आज अनेक वर्ष त्यांना शिडून टाकण्यात आल्यामुळे त्यांच्यामध्ये जे अज्ञानादी दोष शिरले आहेत ते काढून टाकण्यास त्यांना सोषिकपणे मदत करावी आणि असेच करण्याविषयी इतर हिंदूंची मणे वळवावी त्यांना प्रोत्साहन द्यावे यादृष्टीने अस्पृश्यतेकडे पाहिले असता तिचे निवारण करण्यापासून जे ऐहिक किंवा राजकीय फायदे होणार ते व्रतधाराच्या दृष्टीने शुल्लक आहेत हे किंवा यासारखे फायदे होत न होत व्रत म्हणून अस्पृश्यता निवारणाचे आचरण करणाऱ्याने अस्पृश्य लेखले जाणाऱ्यांना धर्मबुद्धीने आपलेसे करावे सत्य वगैरे व्रतांचे आचरण करताना आपण ऐहिक परिणामांचा विचार करूच नाही व्रतधारी इस्माच्या बाबतीत सत्याचरण हे काही एक धोरण ती त्याच्या हाडीमाशी खिळलेली वस्तू आहे त्याचा स्वभाव आहे अस्पृश्यता निवारण सुद्धा व्रथधाराला त्याचप्रमाणे आह अस्पृश्यति महत्व कळून आल म्हणजे आपल्या हेही लक्षात येईल की ही घाण केवळ ज्यांना धडभंगी म्हणतात त्यांच्या बाबतीत प्रचारात आली आहे असं नाही कुचक्या भागाची ही रीतच आहे की प्रथम तो राईच्या दाण्यावड्या दिसतो मग पहाडाचे स्वरूप घेतो आणि अखेरीस ज्या वस्तू त्यांनी बिराड कल असेल तिचा सत्यनाश कळीत जातो अस्पृश्यतेचीही तसेच आह ही, तसे ही शिवाशिव परधर्मियाबाबत प्रचारात आली आहा अन्य संप्रदायाबाबत आली आहा एकाच संप्रदायात आपापसात शिरली आहे एकपर्यंत की जन शिवाशिव पाळता पाळता पृथ्वीवर भार रूप बनून गेले आहेत आपलेच सांभाळायचे आपलेच लाड करायचे आंघोळी करायच्या वस्त्रे धुवायची खायचे प्यायचे या सर्वांखाली त्यांना फुर्सत कशी ती मिळत नाही ईश्वराच्या नावाने ईश्वराला बाजूला ठेवून स्वतःचीच पूजा करू लागली आहेत म्हणूनच अस्पृश्यता निवारण करणाऱ्याने महाज आपलेसे करणे एवढ्यावरच संतोष मानून बसता कामा नये जोपर्यंत त्याला जीवमात्रांमध्ये स्वतःची ओळख पटली नाही आणि स्वतःला त्याने जीवमात्रांमध्ये अर्पून टाकले नाही तोपर्यंत तो स्वस्त बसणार नाही अस्पृश्यता निवारण म्हणजे उभ्या जगाशी मैत्री जोडणे त्याचा सेवक बनणे अशा तऱ्हेने पाहिले असता अस्पृश्यता निवारण हे अहिंसेचे जोडीदार बनून जाते व खरोखरी आहेच अहिंसा म्हणजे जीवमात्राबद्दल पूर्ण प्रेम अस्पृश्यता निवारणाचा तरी तोच अर्थ आहे जीवमात्राबरोबरचा भेद पुसून टाकणे म्हणजेच अस्पृश्यता निवारण अशा तऱ्हेने अस्पृश्यतेकड़ पाहिली असता तो दोष थोड्या बहत अंशाने सर्व जगभर व्यापून राहिल आहे खराच येथे आपण त्याचा हिंदू धर्मावरील या यादृष्टीन विचार केला आहे। कारण हिंदू धर्मामधे धर्माचे स्थान पटकावले आहे आणि धर्माच्या नावाखाली लक्षावधी किंबहुना कोट्यावधी लोकांची गुलाबा दशा करून सोडली आहा